वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गसत्रावा पांढऱ्याशुभ्र कुमुद कुसुमांच्या समूहाप्रमाणे निर्मळ प्रकाश देणारा चंद्र निर्मळ आकाशात वर आला काळ्या सावळ्या पाण्यात जसा हंस तसा तो दिसत होता निर्मळ प्रभा असणारा चंद्रमा आपल्या प्रभेने जणू सहाय्यक होऊन आपल्या थंड किरणाने वायुपुत्राला सहाय्य करू लागला पूर्ण चंद्रासारख्या वदनाची सीता शोकभाराने जणू वाकून गेलेली त्याला दिसली जण पाण्यात जड ओझ्याने खचणारी नावच वायुपुत्र हनुमान वैदेहीला पाहत असता त्याला जरा दूर भयंकर रूपांच्या राक्षसी दिसल्या कोणी एकाक्षी होती कोणी एक कानी होती कोणी कान झाकलेली होती कोणाला कानच नव्हते कोणाचे कान शंकुचार कराचे होते कोणाचे श्वासश्वास का करणारे नाक मस्तकावर होते कोणाचे डोके भले मोठे होते कोणाची मान बारीक आणि लांब होती कोणाचे केस पिंजारलेले होते कोणाला केसच नव्हते तर कोणी आपल्या अंगावरच्या केसांचेच कांबळे घेतले होते कोणाचे कान आणि कपाळ लोंब तर कोणाचे पोट आणि स्तनं लोंबणारे कोणाचे ओठ लोंबणारे कोणाचा ओठ हनुमतेला लागणारा कोणाचे तोंड लोंबणारे तर कोणाचे गुडघे पुढे येऊन लोंबणारे कोणी आखूड कोणी उंच उंच कोणी कुबडी कोणी वाकडी कोणी खुजीर कोणी विक्राळ आणि फाटक्या वस्त्रांची कोणी पिंगट डोळ्यांची आणि वाकड्या तोंडांची अशा वाकडे शरीर असलेल्या पिंगट डोळ्यांच्या काळ्या संतापी भणखोर राक्षसी हाती लोखंडाचे मोठे भाले गदा मुजगर घेतलेल्या होत्या कोणाचे तोंड डुकऱ्यासारखे कोणाचे हरणासारखे कोणाचे वाघासारखे कोणाचे बकऱ्यासारखे कोणाचे कोल्ह्यासारखे होते कोणाचे पाय हत्तीसारखे कोणाचे उंटासारखे कोणाचे घोड्यासारखे होते दुसऱ्या कोणी पोटात डोक्या असलेल्या होत्या कोणाला एकच हात तर कोणाला एकच पाय कोणाचे कान गाढवासारखे तर कोणाचे घोड्यासारखे कोणाचे गायीसारखे कोणाचे हत्तीसारखे कोणाचे सिंहासारखे होते कोणाची नाके खूप मोठी कोणी नाक वाकडे करून श्वास घेणाऱ्या कोणाला नाकेच नव्हती कोणाचे नाके हत्तीच्या सोंडेसारखे कोणी कपाळावरच्या नाकातून श्वासश्वास करणाऱ्या होत्या कोणाचे पाय हत्तीसारखे कोणाचे पाय भले मोठे कोणाचे गायीसारखे कोणाचे केसाळ काहींची डोकी आणि माना प्रमाणाच्या बाहेर तर काहींचे स्तन पोटार इतके प्रमाणाबाहेर काहींची तोंडे आणि डोळे प्रमाणाबाहेर काहींच्या जिभा आणि तोंडे लांबट काही बकरीच्या तोंडाच्या काही हातीच्या काही गायीच्या तर काही डोकरीच्या तोंडाच्या होत्या काही घोड्याच्या काही उंटाच्या काही गाढवाच्या तोंडाच्या अशा त्या राक्षसी दिसायला महाभयानक होत्या त्यांच्या हाती भाले मुदगर होते त्या रागीट आणि भांडखोर होत्या भयंकर धुरासारख्या पिसकारलेले केस आणि वाकडी तोंडे असलेल्या काही राक्षसी एकसारख्या सुरापान करीत होत्या मांस प्रिय असणारे होत्या रक्त मांसाने त्यांची अंगी लिडबिडली होती त्यांचेच भोजन त्या करीत होत्या अंगावर रोमांच उभे राहावेत असे त्यांचे रूप त्या वर्णश्रेष्ठाने पाहिले फांद्या असलेल्या झाडाला वेढ्या घालून त्या जवळच बसल्या होत्या त्या वृक्षाच्या तळाशीच त्या अव्यंग देवी राजकर्ला जानकीला श्रीमान हनुमानाने निरखून पाहिले ती निस्तेज शोक व्याकुळ केसात म साठलेली जणू पुण्यक्षय होऊन खाली भूमीवर पडलेली तारका जशी चारित्र्याच्या कीर्तीने संपन्न पण पतीचे दर्शन दुर्लभ झालेली अंगावर उत्तम अलंकार नसलेली केवळ पतीचे वात्साल्याचेच भूषण द्यालेली राक्षस राजाने अडकवून ठेवलेली स्वजनापासून दूर पडलेली जणू कळी कळपातून कर... बाजूला पडून सिंहाने अडवलेली हत्तीणच पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूतल्या आभ्राने झाकून टाकलेली जणू चंद्राची कोर फार दिवस हात न लावलेली आणि तारा न जोडलेली जणू मलीन दिसणारी वीणा अशा त्या भरत्याच्या हितालाच वाहिलेल्या आणि राक्षसांच्या बंदीत पडण्याला अयोग्य असलेल्या सीतेला अशोकोनिकेत शोकसागरात गटंगळ्या खात असताना हनुमानाने पाहिले ग्रहाने रोहिणीला जसे वेढावे तसे राक्षसीने त्या ती वेढलेली होती जणू फुले नसलेली लता धुळेने तिचे अंग भरले होते केवळ शरीराने ती अलंकृत होती जणू चिखराने माखलेली कमलीने शोभायुक्त असूनही न शोभावी तशी ती होती तिचे वस्त्र मलीन आणि जीर्ण झालेले होते अशा त्या सुंदर हरिण पाडसासारखे डोळे असणाऱ्या स्त्रीला वेळलेल्या अवस्थेत हनुमानाने पाहिले तेजस्वी पतीमुळे जी वास्तविक मानव मानवंता त्या देवीचे मुख बापुडवाने झाले होते स्वतःच्या शिलानेच तिचे रक्षण होत होते अशा त्या काळ्याभोर डोळ्यांच्या सीतेला हनुमानाने पाहिले हरिण पाडसासारखे तिचे नेत्र होते एखाद्या कोवळ्या हरिणीसारखी ती बावरून जण बावरून जाऊन सगळीकडे डोळे फिरवीत होते आपल्या उषाशाने जणू ती पालवी धारण करणाऱ्या झाडांना जाळून टाकित होती तिच्या ठिकाणी सारे शोक जणू एकोटले होते जणू ती साक्षात दुःखाची उसळून वर आलेली लाटच असावी त्या सहनशील रेखलेला अवयवांच्या अंगावर अलंकार सुद्धा शोभणाऱ्या मैथिलीला पाहून मारुतीला पराकाष्ठीचा हर्ष झाला त्या लाल नेत्र्यांच्या सीतेला पाहून हनुमानाच्या डोळ्यातून आनंद आश्रगळू लागले आणि त्याने रामाला नमस्कार केला रामाला आणि लक्ष्मणाला नमस्कार करून सीतेच्या दर्शनाने आनंदित झालेला हनुमान पानाअ झाला सुंदरकांडाचा सतरावासर्ग समाप्त